पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण सोळावे महात्मा पदवी अर्पण मुंबईहून पुण्यात परत आल्यानंतर ज्योतिरावांना बराच थकवा आला होता त्यामुळे त्यांना थोडी विश्रांती घेणे जरूर वाटले परंतु ज्योतिरावांचा जीव मूक जनतेसाठी सारखा तळमळत असे त्यामुळे यावेळीही त्यांच्यात विश्रांती घेवली नाही महार मांगावादी अस्पृश्य लोकात चांगली मोठ्या प्रमाणात जागृती झाली पाहिजे असं ज्योतिरावांना म्हटलं ज्योतिरावांच्या शाळेत अस्पृश्य जातीचे जे विद्यार्थी शिकून तयार झाल होते त्यापैकी गोपाळ बोआ वलंग महार जातीचे गृहस्थ फारच हुशार होते गोपाळ बोआ हे उत्तम वक्त लेखक व एकरिष्ठ समाजसेवक होत त्यांनी यावेळी अस्पृश्य वर्गात चळवळ वर करण्याच्या कामावर ज्योतिरावाने नेमले व त्यांच्या घरचा खर्च भागविण्याचे त्यांनी कबूल केले संकटसमयी ज्योतिरावांना जे अस्पृश्य लोक मदत करीत त्यात गोपाळ बोआ हे प्रामुख्याने असत गोपाळ बोआ हे अस्पृश्य वर्गातील पहिले चळवळीग्रस्त होत अस्पृश्य वर्गात चळवळ करण्याच्या कामी त्यांना ज्योतिराव कबूल केल्याप्रमाणे मदत करीत असत नवीन पुस्तकांचे लेखन अस्पृश्य वर्गाच्या सर्व अडचणी सरकारला कळाव्यात म्हणून ज्योतिरावांनी यावेळी अस्पृश्यांची कैफियत हे एक छोटे पण उत्कृष्ट असे पुस्तक लिहिण्याकडे थोडे दिवस घालविले या पुस्तकात त्यांनी अस्पृश्य वर्गाला आपली सुधारणा करून घेताना कोणत्या अडचणी उत्पन्न होतात आणि सरकारने त्यांचे निदारण कसे करावे हे फारच उत्तम तऱ्हेने दाखविले आहे त्याशिवाय तृतीय रत्न नाटक व सत्यधर्मक बोधक अखंड ही दोन पुस्तकेही ज्योतिरावांनी याचवेळी परंतु पैशाच्या अभावामुळे हो त्यांनी ती त्यावेळी प्रसिद्ध करता आली नाहीत याशिवाय ज्योतिरावांनी यावेळी पुष्कसेवाङमय तयार केले परंतु ते हल्ली उपलब्ध नाही पुण्याचे मार्केट प्रकरणातील लढा अशा प्रकारे युजुराव पुस्तके लिहिण्याच्या कामात गुंतली असता पुण्यास मार्केट प्रकरण उपस्थित झाले पुण्यातील जुने मंडई मोडून रे मार्केटची इमारत बांधण्यात आली व माई वगैरे लोकांनी आपली दुकाने रे मार्केटमध्ये घालावी म्हणून त्या लोकांना कळविण्यात आले परंतु बड्या लोकांच्या कल्पनेने बांधलेल्या बड्या मार्केटातील बडे भाडे भरण्याची बिचाऱ्या गरीब व्यापारी लोकांना सोय नव्हती त्यामुळे ते रे मार्केटमध्ये दुकाने न घालता जुन्या मुंबईतच अडून बसले त्यामुळे अधिकारी लोकांकडून त्यांचा फार छळ होऊ लागला हा गरीब लोकांचा होत असलेला छळ पुढारलेल्या पुडाऱ्यांना दिसत नसेल यात मोठेसे नवल नाही कारण पेशा पुढाऱ्यांना रे मार्केटच्या श्रीमंती इमारतीच्या दुकानाने सजलेली शोभा जर परवारे कुणब्या वाळ्यांच्या पैशाने पावस मिळते तर अण्णा इत्यादी सवंग पुढाऱ्यांचे त्यात काय बसणार होते पण ज्योतिरावांच्याने तो जुलोम थोडाच पावला जाणार होता त्यांनी यावेळी गरीब दुकानदारांची बाजू उचलून धरली खरे पाहता सत्यशोधक मंडळी रे मार्केट बांधण्याच्याच मूल विरुद्ध होती राब गोवंडे यांच्या घरी जी ब्राम्हणेकरांची सभा स्थापन झाली होती त्या सभेतही रे मार्केट बांधले जात असताना हा पैसा विनाकारण खर्च होत आहे अशी सत्यशोधक पुढाऱ्यांची नेहमी भाषणी होत होती त्यातून ज्योतिराव हे प्रथमपासून रे मार्केट बांधले जाऊ नये अशा मताचे होते व मिठगंज वेताळ वगैरे पेठात सभा भरल्या असताना त्यातून तसे ते बोललेही होते मार्केट बांधून गरीब लोकांपासून करपट्टीच्या नावाखाली वसूल केलेले 2-4 लाख रुपये दगड मातीत घरवण्यापेक्षा तोच पैसा पैसाप्रथम पुणे म्युन्सिपाल्टीने आपल्या हद्दीत आवडतो सक्तीचे शिक्षण सुरू करण्याच्या कामी खर्च करावा व अज्ञानाने गाजलेल्या दिन जनतेला सुशिक्षित करून तिचा दुवा घ्यावा असे ज्योतिरावांचे म्हणणे होते पण ज्योतिरावांच्या सूचनेप्रमाणे अजान जनतेला सुजान करण्याचे पातक करणार तरी कोण ज्योतिरावांची सूचना भट म्युन्सिपालिटीच्या एकाही सभासदाला पसरणारी नव्हती हे तर लिहावयास नकोच त्यांच्या या सूचनेच्या सरकारी गोऱ्या अधिकाऱ्यांनी कदाचित काही विचार केला असता पण या मार्केटला देण्यात येणारे नाव हो। रे हे एका गोऱ्यासाहेबांचे नाव होते हिंदुस्थानच्या जनतेच्या तोंडात विद्यामृत ढोसून पीला सशक्त बनविण्यासाठी एका गोऱ्यासाहेबांच्या होणाऱ्या स्मारकाला घो घालण्याचे पाहतक गोऱ्या लोकांनी तरी का करावे ज्योतिरावांनी हे रे मार्केट होऊ नये म्हणून जितके प्रयत्न केले व ज्या ज्या गोऱ्यासाहेबांना भीड घालाव्यास आणि विनंती कराव्यास ते गेले त्या त्या टोपीवाड्या साहेब लोकांशी ते वाईट झाले हे पाहून काही टोपीवाड्या साहेबांना समाधान वाटू लागले परंतु ज्योतिरावांनी त्याची बिल्कुल परवा केली नाही अखेर मार्केट बांधण्यात आले मार्केट बांधल्यावर गोरगरीब व्यापाऱ्यांना काही सुख होईल अशी आशा वाटत होती परंतु जबर भाडे ठेवल्यामुळे जेव्हा गरीब दुकानदारावर जुलुम होऊ लागला तेव्हा त्यांना व्यापाऱ्यांचा पक्ष घेणे भाग झाले यावेळी अधिकारी लोकांजवळ ज्योतिबांचे म्हणणे होते की ज्या लोकांना तुमच्या श्रीमंती मार्केटचे जबर भाडे देवेल त्यांची दुकाने तुम्ही रे मार्केट मार्केटमध्ये घाला व ज्यांच्याजवळ सांज सकाचा खाण्याची सोय नाही व ज्यांना संध्याकाळपर्यंत विक्री करून आपल्या कच्च्या बच्चांच्या मीठ भाकरी पुढेही नाही अशा गरीब दुबळ्यांना रे मार्केटचे जवळ भाडे देण्यास भाग न पाडता त्यांना जुन्या मुंबईतच विक्री करू द्या व एकूण एक सारी दुकाने नव्या मार्केटात मांडल्या गेली पाहिजेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर रे मार्केटचे भाडे गरीब दुबळ्यांचे पेल इतके तरी निदान कमी करा ज्योतिरावांचे हे म्हणणे घी शक्कर खाणाऱ्या अधिकाऱ्यांना व भट म्युन्सिपल कमिटीला कसे पसंद पडणार गरीब लोकांवरील हा जुलूम दूर व्हावा म्हणून ज्योतिरावानी फार मेहनत घेतली ते याबाबतीत शहरातील काही प्रमुख लोकांना व म्युनिसिपालिटीच्या काही सभासदांना भेटले पण काही उपयोग होईना शेवटी ते मोठमोठ्या युरोपियन ऑफिसरांना देखील भेटले पण त्यामुळे काही उपयोग झाला नाहीच उलट काही अधिकारी लोक व भट मेंबर ज्योतिरावांवर चिडले आणि त्यांनी गरीब दुकानावर लोकांवरचा सूड ज्योतिरावनं उगण्याचा विचार करून त्यांचा अत्यंत हलकट व उद्वेगजन रीतीने छळ आरंभिला या छळाविषयीची हकीकत त्यांनी एका तांबोळ्यास मुलाखत दिली असता थोडी वर्णन केली होती ज्योतिराव हे फार सहनशील स्वभावाचे होते गोरगरीबांच्या हक्काकरता झटण्यात झालेल्या छळाबद्दल ते दुःख नमानता होईल तितके सुखस मानित असत त्यामुळे त्यांच्या नेहमी होणाऱ्या छळाच्या हकीकतीत ते चव्हाट्यावर कधीही मांडत आपल्या पक्षाच्या दिनबंधू अगर इतर कोणत्याही वर्तमानपत्रातून त्याबद्दल ते त्यांनी कोठे एक अक्षर लिहिले नाही अगर त्याबद्दल आपल्या शेकडो शिष्यांना त्या छळाचा प्रतिकार करण्याबद्दलही सांगितले नाही यावेळी ज्योतिरावांना फारच अमानुषरितीने त्रास देण्यात आला व त्यातून तो तांबोळी ही आपली तशा स्वरूपाची लहानशी तक्रार सांगत आला म्हणून ज्योतिराव सहज आपणास होत असलेल्या त्रासासंबंधी बोलले तांबोळी घरी गेला ज्योतिरावार त्यावेळेच्या गरीब लोकांची मोठी श्रद्धा असे ज्योतिरावांनी सांगितलेली हकीकत ऐकून तांबोळ्यास फार वाईट वाटले व त्यांचा होत असलेला छळ चव्हाट्यावर यावा म्हणून त्यांनी एक पत्र लिहून दिनबंधूकडे पाठविले दीनबंधूकारांनी ते आपल्या तारीख पाच डिसेंबर अठराशे शहाऐंशी च्या अंगातून प्रसिद्ध केले ते पत्र खाली दिल्याप्रमाणे होते मेहरबान दीनबंधू अखबार के मालक जनाबेमन आताब एक वक्ते सुबोकू उठ के मेहरबान ज्योतिराव फुले इन के जाके उनकू का मई वेतालपेट में रहता हूं, और मेरे पड़ोस में तांबा पितले के बर्तन बनाने वाले तांबड़गर लोग रहते हैं, और लोग रात और दिन अपने बर्तन का काम करते हैं उस वक्त घन के और हाथों के ठोके के आवाज में हमारे घर के सब आदमियों का सिर फिरके के बेचैन हो जाती है इसलिए तुम हमारे पुणे के म्युनिसपाली कह के ये सब तांबड़गरों के कारखाने खुदावत रे साइब के मार्केट ले जावेगे तो हम सब तुमारे हक्क दुआ देंगे जो इस पर बोले पुण्यातील म्युनिसिपाल्टी अशी सारासार विचार करणारी अस्ती, तर तिसकडून गरीब लोकांच्या निदळाच्या घामाचे पैसे असे व्यर्थ खर्च पडले नसते कारण जुन्या मंडईतील काही दुकानदार इतके दरिद्र्याने गाजले आहेत की त्यांच्याजवळ भांडवारापुरते पैसे मिळेच नसल्यामुळे ते दररोज प्रातकाळी सावकारापासून रुपया आठ आणि एके दिवसाचा पैसा अथवा अधेला व्याजाच्या बोलीने कर्ज काढून सर्व दिवसभर उन्हा धानात श्रम करतात तरी त्यांची पोटे भरण्यास मोठी मारामार पडते कारण शहर पुण्यात येऊन जाऊन काय तो सरकारी श्रीमंत भट ब्राह्मण कामगारांचा भरणा आहे आणि त्यातून बहुत करून सर्व पिकली सुटली का होईना स्वस्ती वांगी वगैरे भाजी विकत घेऊन मोठ्या काटकसरीने आपले पैसे वाचवितात त्यांच्या हातून पैसा सुटण्यास महाकठीण आणि अशा भिक्षुक गिरायकापासून मंडईतील दुकानदारास भांडवल उभे करण्याची मोठी मारामार येऊन पडते यावरून मंडईतील व्यापाऱ्याला मेहरबाण रे बहादूर साहेबांच्या टोले जंग नव्या मार्केटातील जबर भाडे देण्याचे अवसार होणार नाही असे मनात समजून ते बिचारे जुन्या मंडईतच खळ घेऊन बसले आहेत या सर्वांचा सूट मजवर उगविण्याच्या इराद्याने पुणे म्युनिसिपाल्टीतील हेल्थ ऑफिसरने म्हणा अथवा हलाल खोलांवरील मुख्य अधिकाऱ्यांनी म्हणा या दहा बारा दिवसात वेतापेठ मीटगंज वगैरे ठिकाणातील मैलाच्या गाड्याचे डिपू मोडून ते माझ्या घराच्या पलीकडील डेपोत सामील केले आहेत यामुळे सकाळपासून तो दुपारचे बारा वाजे पोहतो माझ्या घरावरून भंग्यांच्या डोक्यावर उड्या मैल्याच्या पाट्या वाहण्याची जेव्हा मालिका लागते तेव्हा चोहकडे हो म्युन्सिपालिटी कसबाची घाण सुटल्याबरोबर माझ्या घराचे दरवाजे बंद करून बसावे लागते या म्युन्सिपालिटीत भट आता तिसपासून गरीब गुरीब लोकांस फार त्रास होऊ लागला आह तिचे नाव माझेसमोर काढू नका मुसलमान अच्छा साहेब कैके मय आपले घरकून निकल आया असो अशा प्रकारे मुसलमान तांबुळाचे पत्र जेव्हा दिनबंधूत प्रसिद्ध झाले त्यावेळी दिनबंधूने म्युन्सिपाल्टीच्या भटकारभाऱ्यावर खूप टीका करून वरील कृत्याचा निषेध केला पुणे मुंबईतील समाजाच्या मंडईचे फारच वाईट वाटले राब घोले वगैरे पुढाऱ्यांनी गोऱ्या अधिकाऱ्यांकडून पुणे म्युन्सिपालिटीचे कान तेव्हा कोठे हा कमी झाला परंतु जुनागड पिढीतील रस्ते व गटारे दुरुस्त न करणे त्या पिढेत नळांची हौदांची दिव्याची अगर पाय खाण्याची व्यवस्था न करणे या पेठेतील रस्ते न धाडण्यासाठी मेहत लोकांना सांगणे पेटे घान पैदा होईल असा प्रयत्न करणे इत्यादी प्रकारचे जुलूम यापुढे या, या पेठेवर राज रोज करण्यात येऊ लागले या पेठेतील लोकांवरच भटी म्युन्सिपालिटीचा कडवा जुलूम तर या पेठेत सत्यशोधक समाजाचा प्रसार फारच मोठ्या प्रमाणात झाला होता व खुद्द ज्योतिराव त्या पेठेत राहत होते म्हणून अशा तऱ्हेने ज्योतिरावांचा शेवटपर्यंत अनेक प्रकारे छळ करण्यात आला व उतार वयामुळे त्यांना त्यापासून त्रास पण फार झाला असं तळेगाव येथील दौरा रे मार्केट प्रकरण थोडे थंड झाले तेव्हा ज्योतिराव समाजप्रसारासाठी बाहेरगावी जाऊ लागले एकदा ते ढम ढेऱ्यांच्या तळेगावी गेले असता तेथेही त्यांना मोठा त्रास झाला जेव्हा ज्योतिराव तळेगावी गेले व त्यांनी तेथील एका न्हाव्याचे लग्न समाजमधे घडविले तेव्हा त्या ते न्हाव्याचा धंदा बुडविण्याच्या हेतूने त्या गावच्या पटांनी काखे धोक्या घालून ते हजामती करण्याचा धंदा करू लागले या विषयी हकी मजदार असून या गावच्या दौऱ्याची सर्व हकी दोन जुलै अठराशे सत्त्याऐंशी अंकात दिली आहे ती मौज्याची असल्यामुळे थोडक्यात खाली देतो दिनबंधू लिहितो नारायणराव काशीबा करेकर व गंगा भगिरथीबाई शिवबाई विठोबा भुजबळ या दोघांनी पुण्यातील सत्यशोधक समाज तारीख 14 जून अठराशे सत्याऐंशी रोजी प्रातकाळी आपले ढमढऱ्याच्या तळेगावी दाखल केल्याबरोबर गावातील लोचट घट भट ठग ब्राह्मणास खास खास वाटले की आता मात्र सर्व भूलतू अलुते मिळून न्हाव्याचे लग्न न्हाव्याच्याच हातून झडकविल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून त्यांची पाचावर धारण येऊन व यामुळे नटभटांनी मोठी पायपिटी करून काही भुजबळ नरके वगैरे कुळंबी लेभागू कारभार्यांच्या घरोघर जाऊन त्या सर्वांची पायधरणी करून त्यापैकी एक दोघाचं लाच लुचपत दिली व कित्येका दारू करता थोडे थोडे पैसे दिले यामुळे त्यापैकी दोन कोळंब्यांनी पुण्याच्या लोकांस धाक धमक्या दाखवून त्या सर्वात पुण्यास परत पळवून लावण्याचा विचार करून ते शिबूबाई भुजबळणीच्या घरी चालते झाले व बाकीच्या बारा बलुत्यास एके ठिकाणी जमवून त्यास लाडीगुडी लावून सांगितले की तुम्ही नेहमीप्रमाणे या खेपेस आपल्या बामन भूदैवास क्षमा करा आणि तुम्ही न्हाव्याचे लग्न लावू लागण्याची मदत करू नका यावरून बारा बलुत्यांनी एकचित होऊन निकालाचे उत्तर दिले ते असे की ज्यापेक्षा थग बट बामन आपल्या मुलामुलांची लग्ने वगैरे लावताना अम्मा बलुत्यांचे वाजवी हक्क अमास देता माळी कुळंब्यांनी आपल्या मुली मुलांच्या लग्नात व मोहतरा बलुत्यांचे हक्क बलुत्यास देण्याचे अगोदर आम्ही बारा बलुत्यांची परवानगी घेतल्याशिवाय हे आपली पोटे जाण्याकरता मतलबी भट बामन अम्मा बलुत्यांची काढीची परवांगी न घेता माळी कळुंबी धनगर वगैरे लोकांपासून मन मानेल तसे अडवून पैसे घेऊन भटांचा तळेरामगार झाल्याबरोबर त्यांच्या मुली मुलांची लग्ने लावू लागले आहेत व या भटबांच्या दांडग्याविषयी आम्ही त्यास विचारल्याबरोबर ते पिसाळून हजामाचा धंदा करू लागले आहेत या जो पोहतो विद्वान कसबी भटब्रामण महार आणि भंगी या सर्वांचे स्वतः हाचे धंदे करून आपली पोटे भरीत तो पोहोतो आम्ही भटब्राह्मणाप्रमाणे तुमचे गावकऱ्यांचे काही न आजचे नाव्याचे लग्न लावून सर्व बलोते आम्ही आपापली आप लग्न निर्दय भट ब्राह्मणांशिवाय आपापसात आप लावणार असा आखेचा निकाल दिला आणि त्याप्रमाणे त्या दिवशी त्या संध्याकाळी ब्राह्मणांचा स्पर्श होऊ न देता सर्व बलोत्यांनी सत्यशोधक समाजोक्त नाव्याचे लग्न लावून आपला पण शेवटासनेला याविषयीचा थोडासा मजकूर मागच्या दिनबंधूत दिलाच आहे परंतु जेव्हा भूदेव ब्राह्मण हजाम बनले तेव्हा तळेगावसह सर्व वाड्यातील लहान थोर शुद्राद्री अतिशुद्र उघड म्हणू लागले की बट भटब्राह्मणा सजामाने आपल्या लग्नात उभे सुद्धा करू नये त्यावरुन बहुतेक सभ्य सुज्ञ व पोक्त गृहस्थ जागोजाग जमून सर्व गावोभर ब्राह्मण हजामाविषयी कुजबजू लागले यावरून दुसऱ्या दिवशी धूर्त आर्य भट नापितांनी कुळंबी माळ्यास एके ठिकाणी जमवून भटब्राह्मणांनी बुद्ध्या बाराबलुत्यांचे हक्क बडविण्याच्या इराद्याने हजामाती केल्या व त्याबद्दल त्यास आता पश्चताप झाला आहे त्या, त्या सर्वांकरता सीताराम यशवंत भावाळकर भटाने सर्व शूद्रांसमोर रडता रडता पदर पसरून त्यास पाशी मोठ्या विनयाने माफी मागितली यावरून एकंदर सर्व शूद्रास दया येऊन त्यांनी त्यास माफीही केली परंतु मजलस बरखास्त होण्याच्या अगोदर लखोबा गोपाळ भट सभेत उभे राहून धुलेराव सटवाजी पिंगळे यासह सर्व मुळींकडे पाहून व मिशावर ताव देऊन तमला तुम्ही सर्व मूळ शूद्रांनी आम्ही श्रेष्ठ ब्राह्मणास तुम्हाला पुढे पदर पसरवून माफी मागावयास लावली यास्तो, मी कोण जातीचा आहे मी कुलकर्णी आहे बरे आणि माझे किती जातोवाले सरकारी कामगार आहेत हे पक्की आपल्या ध्यानात ठेवा आमचा जेव्हा डाव चालेल तेव्हा तुमचा यथास्थिती सुळू हो नाही तर आम्ही ब्राह्मणाचेच बच्चे नव्हे कज्जे दलाल कुलकर्ण्यांचे असे बेअदबीचे व धमकीचे उद्दट बाषण ऐकताच दारुबाज कारभारीखेरीज करून एकंदर सर्व माळी मंडळीच तर फारच वाईट वाटले आणि त्या सर्वांनी त्याच दिवशी संध्याकाळी तांबूळओावाडीतील माळ्यांची लग्ने माळी लोकांनी लावावीत म्हणून तेथे चावी ठराव केला आणि त्याप्रमाणे एकंदर सर्व मंडईंनी जोरानंतर एकत्र होऊन मोठ्या उत्साहाने तांबूळ ओढ्याकडे जात आहेत इतक्या वेळात भटांचे खडगाटे खाणाऱ्या एका म्हाताऱ्या ठेंगूभूजबळाने जलदी करून सर्वांच्या अगोदर तांबू ओढ्यावर जाऊन तेथील गायबापुड्या लग्नवाल्या सद्देत गावंड्या गावी छाछ करून अज्ञानी आयावयात अंगारे धुपारे करून त्या फसवून खाणाऱ्या भुजबळ गरुडाची भड ब्राह्मणा करवी मूड गाड करविल्यानंतर एका माळ्याचे लग्न धूर्त भड ब्राह्मणाच्या हातून लावले तो इतक्याच मागाहून सर्व माळी मंडळी वाडी घेऊन दाखल होताच ठेंगु भुजबळाने तेथेस एका हुंडीच्या थाळात आपली मुंडी घुसून तो लांड्या कोल्ह्यासारखा दडी देऊन लपून बसला तेव्हा बाकी उरलेल्या माळ्यांची लग्न करता, माळी मंडळी मांडवात शिरताच तेथे हजर असलेल्या भवाळकर भटाने काळेबाजी करून वधू वरांच्या पालकांमार्फत सर्वांना कळविले की आम्ही आपले लग्न बामनाकडून लावणार यावर माळ्यातील एक गृहस्थ म्हणाला की अहो हे वामन कामापुरते दाढी धरतील पाय धरतील वेळेच पाहिजे ते करतील पण काम झाल्याबरोबर हेच आपले पाय तुडवाव्यास काळीमाजरा मागेपुढे घेणार नाही परंतु काय करावे या बेट्यास इंग्रज सरकारचे राज्य आहे तरी कोठे मन्सनाथ यांच्या राज्यात सहूकडे बामन कामगारांचा सुसळा झाला आहे सारांश कासारीवाडीतील एकही लग्न गावकऱ्याच्या हाती लागले नाही यामुळे सर्व मंडळींचा हिरमोड होऊन त्यास फार खेद वाटून त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की यापुढे आम्ही बारा बलुत्यासारखी आपापल्या जातीत लग्न लावून त्या बेट्या चुगलखोर दारोबाजी थेरड्या भुजबळास तोंडगशी पाडण्याचा मनापासून प्रयत्न करू यावरून पुढच्या वर्षी वर भटब्राह्मणांची काळेबाजी तळेगावात चालेल असे वाटत नाही कारण निर्माणकर्त्यांची लिला क्षणभंगूर मानवास समजायची नाही तो काय एकविणार नाही याविषयी कोणाच खास करून सांगता येणार ना नाही या असतव आपल्या भोयादळ सुरकारने ब्राह्मण भट कामगारावर चांगली नजर ठेवावी नाही तर हे भट खुरशी राजद्रोही व जगद्वेष्ट्या आर्य कोणत्यावेळी अज्ञानी काय काय अरिष्ट्या त्याचा नियम लागत नाही असो अशा प्रकारे तळेगाव ढमडेरे येथील दौऱ्याची थोडी हकीकत दिनबंधूतून प्रसिद्ध झाली आहे ज्योतिरावांचा कटाक्ष जसा भिक्षुकशाहीवर होता तसाच किंबहु नात्यापेक्षा जास्त तो स्वजातीय कुराडीच्या दांड्यावर होता ते तळेगावात असताना भूजबळाने समाजांचा विरोध केला त्याबद्दल ज्योतिरावांनी काही अभंगर असले आहेत त्यापैकी फक्त तीनच येथे देतो गाढवेगावी गाढवी सुवासिनी झाली राम देवांगना स्वतः विद्याहीन देवऋषी होती आसन घाली ती टाकापुढे उदका पुरास सकल जाळीती कपाळी लावीती उदी त्याची आळशाच्या परी अंगमोडे देती, दात ओट खाती वेडे जैसे परी नित्य ढुलताती हात आपडिती भूमीवरी शुहू शु बोल उच्चार काढाती हु हू हू करीती घुमताना ढोलाच्या तालात धसाडे नाचती तमाशा दावी पोरासोरा रोगी आजार्या संगारे लाविती गंडे घालविताती गळ्यामध्ये मोराचे कुंच्याने झाडणी करीती भूतास काढीती अंगातून भूताच्या नावाने अज्ञाना नाडीती त्या हाती करवीती जत्राचार देवऋषी देवऋषी नादे वैद्यास त्यागून औषधा वाचन किती मेले अशा अन्यायाचे तपास काढावे कोर्टापुढे न्यावे न्यायासाठी शाबेती होताच काळे पाणी खास शिक्षा भोंधाडास ज्योती म्हणे दोन घुमवी अंगास अंगी देव आणि दगडासमाणी देव करा इराणी पायाचे धुळवणी पिई उष्टे त्यांचे खाई श्वानापरी आपल्या गोत्राचा मोड नित्य करी होय साह्याकाळी पाखंड्याचा गोता गोतासाठी नाही भुजबळ जास, माता व्याई त्यास काय फळ वृक्षाला आजार आहे बाणगुळ देत नाही फळ ज्योती म्हणे तीन स्वजातीची दया तुला कशी नाही शुद्राकडे पाहि कोण दशा उपाशी तापाशी शेती खपताती उघडी फिरती सर्व कर्ज काढून या लग्नास लावी ती ब्राह्मण भोंदी द्रव्य फार पुरेकर आता खेळ गारुड्याचा बावन बिराचा छाछू तुझा बंगल्यात दडे आर्य छाचू सर्व करू नको गर्व तळे गावी धुर्त भटा परी बोटे नको चोळू नित्यमाना पिळू अज्ञानांच्या ग्रहा माझी शनी आकाशी रमला तुझ्या पायी आला येथे कैसा कशासाठी डौल नाही भुजबळ अंतरनिर्मण नाही तुझे उठ्यासाठी नको गुरु द्विज घेऊ नको जीव शुद्राचारे अशा वर्तनाने अधोगती जाशी पश्चाती होशी अखेरीस विटूच्या नावाला लावू नको पट्टा असं काटा काडी आता सत्या करी साह्य सार्थक जन्माचे बोलज्योती रावांचे मनी तोल विटुवा भुजबळ हा तळेगावास बराच वजनदार होता दुपारे अंगारे व टानाटोणा इत्यादी विद्याच्या गरुडामुळे त्याने लोकांवर आपले वजन बसविले होते त्या धंद्यावर तो आपल्या गोरगरीब जातभाईस पिळून पोट भरित असे त्याला ज्योतिरावांनी वरील अभंगात उपदेश केला आहे यावरून त्यांच्या आपल्या जातीतील भोंडाळ लोकांवर किती कटाक्ष असे व ते त्या लोकांना रस्त्यावर येण्यासाठी कसा मार्मिक उपदेश करीत असत हे चांगले कळून येण्यासारखे आहे असं सयाजीराव गायकवाड यांचा पुणे दौरा तळेगाव वगैरे भागातून परत येण्यापूर्वी श्री मन्म महाराज गायकवाड सरकार बडोदे हे काही कामासाठी पुण्यात आले होते तेव्हा त्यांचे प्रधान राब रामचंद्रराव विठ्ठलराव धामसकर हे आले होते तेव्हा महाराजांचे व ज्योतिरावांचे बरेच बोलणे झाले त्यावेळी पुण्यातील समाजाच्या सर्व लहान मोठ्या पुढाऱ्यांची ज्योतिरावांनी महाराजांची ओळख करून दिली समाजाची कार्यकर्ती मंडळी पाहून बडोदे सरकारांना फारच आनंद वाटला राब दामस्कर हे खालच्या स्थितीतून सडत चढत वरच्या हृदयावर होते त्यामुळे गरीब लोकात राहणे अगर त्यांच्या घरी खाणे हे त्यांना फार आवडत असत त्यातून तु ज्योतिरावांना तुरुठठाई समजत असत त्यामुळे तिन्ही ज्योतिरावांकडे यावेळीही ज्योतिरावांकडे भाजी भाकरीचा प्रसाद घेण्यास आल होते जेवण्यास बरीच मंडई होती असो असं ज्योतिरावांनी शिवाय आणखी घर बसल्या काही उद्योग असावा म्हणून पितळ व तांबे ओतण्याचा एक कारखाना काढला होता परंतु नेहमी गावी जावे लागत असल्यामुळे तो धंदाही बरोबर सुरळीत चालले ना त्यातून यशवंतराव या सुमारास मॅट्रिकची परीक्षा पास झाल्या होते त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी पैशाची अडचण तर येऊन पडली होती यशवंतरावचे पण लग्न करावायचे आणि शिवाय घरी खर्च पाण्याचीही अडचणच या साऱ्या गोष्टी राबधामस्कर यांना कळल्या ते तेव्हा त्यांनी त्या ते महाराजांना कळविल्या तेव्हा महाराजांनी ज्योतिरावांना घरकर्जासाठी व यशवंतराव याचं शिक्षणासाठी बरेच द्रव्य सहाय्य केले यापूर्वी जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुळावर तिकडील ब्राह्मण सावकरांनी व जमीनदारांनी मोठा जुलम चालविला होता व त्यामुळे वा इसवी सन अठराशे पंच्याऐंशी शे सालीच शेतकऱ्यांनी सावकरांच्या जमिनीवर बहिष्कार पुकारला होता व त्याप्रमाणे एक वर्ष त्या जमिनी पडीत पड होत्या त्याबाबत तिकडील शेतकऱ्यांनी सरकारकडे सुमारे चार पाच हजार सयांचा अर्ज दिला या कामात ज्योतिरावांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपुढे मांडला, शेवटी बडोदे सरकार पुण्यात सरकार असताना सरकारी अधिकारी सावकार जमीनदार व ज्योतिराव यांच्यात या बहिष्काराचा खल होऊन व्याजाचा व जमिनीच्या लागवडीचा दर कमी करण्याचा ठराव झाला हो त्यामुळे शेतकऱ्यांनी हा संप स्वखोशीने मोडला महाराजांचा समाजामार्फत जाहीर सन्मान करण्याच्या हेतूने ज्योतिरावांनी समाजाच्या ऑफिसात महाराजांना जाहीर पानसुपारी करण्याचे ठरविले होते यावर्षी समाजाचा वार्षिक उत्सव जवळ आला होता दैव योगे श्रीमंत सायजीराव महाराजांचा सा सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पुण्यासच मुकाम होता महाराजाई समारंभास मुद्दा हजर राहणार होते त्यामुळे तरुण मंडळीचा उत्साह साहजिकच दुरावला उत्सवाची तारीख जशी जवळ येत चालली तशी तयारीही झपाट्याने सुरु झाली महाराज येणार म्हणून समारंभ फारच मोठ्या प्रमाणात करण्याचे मंडळी ठरविले मुंबई ठाणे ओतूर जुन्नर तळेगाव इत्यादी शेकडो ठिकाणच्या समाजाच्या मेंबरांना व हितचंतकांना आमंत्रण पाठविली शेवटी नेहमीप्रमाणे तारीख चोवीस सप्टेंबर रोजी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला समारंभासाठी समाजमताची सर्व प्रमुख मंडळी आली होती न्यायमूर्ती हे समाजाच्या प्रत्येक समारंभात भाग घेत यावेळीही ते तित्रमंडळींसह सा, समारंभात सामील झाल होत पान सुपारीनंतर समाजाच्या उपयुक्ततेबद्दल ज्योतिराव राब घोले राब लोखंडे भालेकर, गोपाळबा वलंकर राब गोवंडे गोपाळ न्यायमूर्ती रानडे वस डॉक्टर भांडाकर यांची उत्तम भाषणे झाली याप्रसंगी महाराजांनीही आभार मानताना समाजाच्या उपयुक्ततेविषयी काही उद्गार काढले पण त्यांच्या भाषणाचा समग्र रिपोर्ट मिळण दुर्लभ आह ओतूरच्या दाव्याचा इकडे मागे ओतूरच्या बाळाजी पाटलावर झालिखा भटकीच्या दाव्याबद्दलची अपील पुणे कोर्टात यावेळी निकालात निघाले अठराशे सत्याऐंशीच्या नोव्हेंबर महिन्यात कोर्टाने या अपिलाचा निकाल असा दिला की जनरल कोर्टाने जो निकाल दिला तो न्यायान दिला नाही अपील पावर सज्ज मिस्टर नानावटी यांनी आपले जजमेंट दत्ताना एका ठिकाणी लिहिले की हिंदू धर्मशास्त्रात लग्नाची जी विधी सांगितली आहे ती तेव्हा किंवा ते ब्राम्हणित जातींच्या धर्माविषयी ज्याप्रकारे व्हावेत असे मिस्टर मानलिक यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहा ते केले असतील तेव्हा वादीला नुकसान मागता येईल परंतु तंट्याच्या लग्नाच्या वेळी त्यापैकी कोणतेही विधी करण्यात आले नसल्याने वादी जोशी वतना वादी या वतनाच्या हक्काने प्रतिवादीपासून कायद्याने दक्षिणा घेता येत नाही या खटल्याच्या या बाबतीचा प्रतिवादींच्या वकिलांनी अशी तक्रार केली की हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे आम्ही लग्न लावली नाहीत व कोणासही पुरोहित किंवा उपाध्याय नेमून काम घेत लग्नाच्या सुरुवातीस ब्राह्मण लोक गणेशपूजन करतात ते प्रतिवादीच्या येथील लग्नात कल नव्हते नवरानवरीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालण्यापलीकडे कोणताही विधी करण्यात आला नाही दक्षिणामुळेच वाटली नाही व त्याकरता काहीही मागण्याचा हक्क जोशास नाही वादी हे प्रतिवादी शूद्र समजतात शूद्रांच्या घरी जे जे विधी केले पाहिजेत असे ग्रंथात सांगितले आहे त्याप्रमाणे ते विधी लग्नात केले नव्हते सव प्रतिवादी वादी दक्षिणा देत नाही असं जेव्हा कोरोनाने प्रतिकूल निकाल दिला तेव्हा ब्राह्मण वर्गाची कंबरस ओढली पुण्याचे कोर्ट तरी प्रतिकूल निकाल देईल असे भट ब्राह्मण लोकांस वाटत नव्हते हो पण कोरोना जेव्हा तसा निकाल दिला तेव्हा ब्राह्मण वर्गात मोठी खळबळ उडाली ओतूरच्या ब्राह्मण लोकांनी पुन्हा ब्राह्मणांची सभा बोलाविली पुण्या असाही ब्राह्मणांच्या एक दोन सभा झाल्या पुन्हा हायकोर्ट पहावे असा ब्राह्मणांच्या सभांनी निकाल दिला व त्याप्रमाणे मुंबईस मोठमोठे बॅरिस्टर देऊन ओतूरच्या भटांनी अपील अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या आरंभी हायकोर्टात दाखल केले या अपिलाचा मू नंबर पंचावन्न होता मुंबईत ते अपील झाले त्यावेळी ज्योतिरावांना बॅचलर वगैरेची व्यवस्था लावण्यासाठी मुंबई जाणे भाग झाले पुण्यास अनुकूल निकाल झाल्यामुळे ओतूरच्या मंडळीचा उत्साह दुरावला होता बाळाजी पाटील यांनी मोठ्या खुशीने या जाव्याच्या भांडणास पैसे लावले होते ओतूरची मंडळीही बाळाजी पाटलास चांगली मदत करीत होती ज्योतिरावांचा मुंबई जाण्याचा विचार ठरला इतक्यात आपण मुंबईस एकदा जरूर जरूर, जरूर याव अशी मुंबईकरांचीही आग्रहाची एकामागून एक दोन तीन पत्रे आली व त्याप्रमाणे ज्योतिराव मुंबईत गेल दुर्लक्षित फुले महात्मा पदवीने सन्मानित ज्योतिराव मुंबई साले तेव्हा यावेळी त्यांचा विशेष सन्मान झाला पुणे म्युनिसिपालिटीनं ज्योतिरावांचा जो छळ केला त्यामुळे ज्योतिरावांची किंमत पूर्वीपेक्षा फार वाढली होती लोक कल्याणासाठी भिक्षुकशाहीकडून ज्योतिरावांचा जितका छळ करण्यात येत होता तितका ते त्यांच्याविषयी समाजात आता आदर वाढू लागला होता त्यातून ओतूरच्या खटल्यात त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मंडळीस मोठा आनंद वाटत होता यावेळीही मुंबईच्या मंडळीने ज्योतिरावांची बरीच व्याख्याने कर ज्योतिरावांना जन्मभर समाजकार्य करताना सारखा छळ सोसावा लागला पण त्यांचा कुठे गौरव करण्यात आला नाही त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या अफाट जनसेवेचे मोल त्या काळी अज्ञानपणाने कोणास करता आले नाही ज्योतिरावांच्या त्यावेळीच्या कार्याविषयी त्यांचे मित्र स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी सन एकोणीशे साली पुणे येथे भरलेल्या सत्यशोधक समाज परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने केलेल्या छापील भाषणात असे म्हणाले आहे की समाजाची योग्य व्यवस्था करण्यास महात्मा ज्योतिरावास फुरसत मिळाली नाही व त्यास लोकांचे सहाय्यही जसे मिळावयाच पाहिजे तसे मिळाले नाही कारण बोधद्वारो मत्सरग्रस्ता हा प्रतवाहा स्मयदूषिता अविद्योपान्ये विद्वान लोका ज्योतिबांचं साधारण हे वाचवाटे राजे महाराज वगैरे आम्ही थोर आम्ही क्षत्रिय या जवलात असत बहुजन समाज तर व्यापलेला अशा स्थितीत या समाजाची भ्रमराट झाली नाही यात आश्चर्य नाही रामा यावरुणी इसवी सन एकोणीशे अकरा साली महात्मा फुले यांचे अल्पचरित्र छापून प्रसिद्ध केले त्यात ते, ते लिहितात की ज्योतिरावांच्या हयातीत त्यांच्या अलौकिक कामगिरीविषयी कोणीही फारसा त्यांचा गौरव केला नाही त्यांना मानपत्रे दिली नाहीत किंवा त्यांच्या स्तुतीने वर्तमानपत्राचे रकाने भरून निघाले नाही त्यांच्या मृत्यूसमयीही वृत्तपत्र त्यांच्या चरित्रातील गोष्टी छापून फारसा विलाप केला नाही याचे कारण त्यांची कामगिरी विशेषतः ज्यांना इंग्रजीत डम मिलियन्स म्हणतात त्या मूक जनौसमोहसाठी होती या सर्वात आपल्या खऱ्या उपकारकर्त्याची योग्यता करण्याची पात्रता नव्हती व ज्यांना त्या योग्यतेची जाणीव असे त्यांना आपला शोक चव्हाट्यावर आणून त्याचे प्रदर्शन कसे करावे हे कळत कर नसे घचे घाव सोसल्यावर जशी हिर्याची किंमत झाल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्राच्या एरणीवर संकटाचे घन सोसून अखेरिज ज्योतिरावांचे तेज हिऱ्याप्रमाणे चमकल्याशहर राहिले नाही ब्राह्मणी सुज्ञांना ज्योजीरावांची किंमत आता कळू लागली होती यावेळी ज्योतिरावांची अल्पसेवा आपण करावी असे मुंबईकरांना साहजिकच वाटले व सन अठराशे मे महिन्यातील अकरा तारखेस कोळीवाडा हॉलमध्ये त्यांनी मुंबई शहरातील नागरिकांची म्हणून एक जंगी जाहीर सभा बोलविली मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये लोक माविनात सभेस मुंबईतील बरेच प्रतिष्ठित नागरिक दुकानदार कारखानदार व मजूर वगैरे मिळून दोन अडीच हजार लोक जुळले होते ज्योतिरावांची व्याख्याने मुंबईच्या लोकांनी ऐकली होती म्हणून ज्योतिरावांची उत्कृष्ट व रसभरीत व्याख्यानं ऐकण्यासाठी अलोट समुदाय उसळला असल्यास नवल ना नाही त्याचशिवाय राव ब वंडेकर जे पी व राव ब लोखंडे जे पी यांच्यासारख्या मुंबईतील त्यावेळेच्या प्रमुख वजनदार फुडाऱ्यांनी आपल्या सह्यानी आमंत्रण दिल्यामुळे आज मुंबईचे बरे ठळक लोक जमले होते याशिवाय ठाण्याचे डॉक्टर लाड वगैरे मुंबईच्या बाहेरची थोडी मंडळी मुद्दामाली होती या सभेत ज्योतिरावांना महात्मा ही पदवी अर्पण करण्यात येऊन त्याप्रसंगी राब लोखंडे राब वंडेकर वगैरे पुढाऱ्यांनी गुणवर्णनपर भाषणे करून ज्योतिरावांचा मोठा गौरव केला व फुले हे महात्मा पुरुष असून त्यांना महात्मा म्हणून संबोधणे किती जरूर आहे हे श्रोत्रग समजावून सांगितले आणि या महात्म्याचा गौरव करण्याचे पुण्यसंपादन केले यावेळी मुंबईच्या मंडळींनी बाळाजी पाटील ओतूरकर यांचाही मोठा गौरव केला असो, पुढे मुंबई मंडळच्या सल्ल्याने ओतूरचे खटल्याचे अपील चालवण्यासाठी बॅरिस्टर वगैरे सर्व योजना करून जोतिराव लागदीच पुण्यात परत आले नाभिकांच्या स्त्रियांच्या केशवपनावर बहिष्कार ज्योतिराव मुंबईहून परत आल्यानंतर थोड्या दिवसांनी पुण्यात एक थोडा चमत्कारिक प्रकार घडला ब्राह्मण विधवानच्या हजामतीच्या दराबद्दल भानगड उपस्थित होऊन बऱ्याच नाव्यांनी विधवांच्या हजामती करण्याचे सोडून दिले त्यामुळे पुण्यात विद्वान ब्राह्मण वर्गात तरी मोठी खळबळ उडाली लहान मुलांच्या हजामतीच्या दराबद्दल दर मागे अठराशे सालचे सालच्या जुलै महिन्यात ब्राह्मण व नावी या उभय वर्गात झगडा उत्पन्न झाला होता पण त्याला इतके चमत्कारी स्वरूप प्राप्त झाले नव्हते जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुळांनी बहिष्कार घातल्यामुळे तिकडील सावरकार व जमीनदार वर्ग वटनेवर आला या ताज्या अनुभवाने बहिष्काराचे शस्त्र किती अमोघ व अचूक उनकारी आहे याची ज्युतरावांना खात्री पडली होती ब्राह्मण अबलांवर केशवपनाचा जो अन्याय करण्यात येतो त्याचा पुण्यात उत्पन्न झालेल्या या वादळामुळे बहिष्काराच्या हो जोरावर कायमचा प्रतिकार झाल्यास पहावे म्हणून विधवांच्या केशवपनापासून नाभिकांना काही फायदा नाही पण ते विनाकारण विधवांचे शाप आपल्या शरीरावर घेतात यापुढे तरी केशवपन पापकर्म समजून त्यांनी ते करू नये असे बरेच लेख लिहिले मर्दा आणि अबलेवर हे धर्मभगिनीचा अपमान करणारे वेळ नामर्कपणाचे लक्षण आहे जो ज्योतरावांचे म्हणणे बऱ्याच नाविकांना पटले व बहिष्काराचा प्रसार पूर्वीपेक्षा झपाट्याने बहुतेक सर्व शहरावर झाला सुधारक ब्राह्मणांनीही संपवाल्या नाव्यांना आतून पाठबळ त्यामुळे हा संप लवकर मोड येणा संपामुळे चिडून सनातन मताभिमानी ब्रम्ह संबधाने सभाभरवून उलट न्हाव्यावरच बहिष्कार घालण्याचा ठराव करून मनुष्यांनी एकमेकांच्या हजामती स्वहस्ते करण्याचा ठराव केला व दुसऱ्या दिवशी वस्त्रे विकत आणून काही ब्राह्मणांनी सहकारी तत्वास धरून स्वहस्ते हजामतीही केल्या तेव्हा साहजिकच अशिक्षित न्हाव्यात फुटपडून त्यांच्यापैकी पुष्कल लोक विधवा केश्वपन करण्यास तयार झाले व लवकरच हा बहिष्कार पार थंडावला पोटाच्या खळगीसाठी पुण्याच्या न्हाव्यांना आपल्या धर्मभगिनींवर वस्त्रा उचलावा लागून ब्राह्मण जरी विजयी झाले तरी अबलवर शस्त्रसन्यासाचे विचार नाभरिकातील काही विचारी लोक विसरले नाही या बहिष्काराचा पुण्यात मोड झाला खरा परंतु मुंबईत त्याने पेट घेतला दीनबंधूच्या संपादकांनी नाविकाना समक्ष उपदेश करून या याबाबतीत त्यांची मने वळविली व दीनबंधू न त्या विषयावरच सारखी चर्चा चालविली दिनबंधूला त्याच्या व्यवसाय बंधूपैकी इंदू प्रकाश व पत्रिका या पत्रांनी प्रोत्साहन दिल इंदू प्रकाशातून एका गृहस्थाने व जबरदस्तीबद्दल कोणी विधवा फौजदार फिर्याद तयार असल्यास त्या कामे लागत तितके द्रव्य खर्चायला आपण तयार आहोत अशा अर्थाची जाहिरात प्रसिद्ध केली विधवांनी हा जुलूम टाळण्याकरता फौजदारी कोटात धाव घ्यावी असेही इंदू प्रकाशचे मत यावेळी बाहेर आले अखेरील नाव्यांची तारीख चौदा एप्रिल अठराशे नव्वद रोजी एलिफन्सन हॉल स्कूल जनिक, कॅम्पच्या मैदानात मोठी सभाभरली सभेस चारशे पाचशे न्हावी जमले होते प्रसंगी दिनबंधूकारांचे व आर्य समाजाच्या आणि प्रार्थना समाजाच्या काही पुढाऱ्यांची फारच उत्कृष्ट स्वरूपाची भाषणी झाली कित्येक न्हाव्यांनी सभेत आपले विचार प्रदर्शित केले एका म्हाताऱ्या नाभिक बाब म्हणाले की शास्त्राला कबूल नसलेलं पाप बामन चार पाच अन्नच्या परप्तीसाठी आपल्याकडून करवतात करुं करुं अन्न आपण मात्र आठ दहा रुपये उपटतात उपा� सभेत यद्वांचे पावन करू नये अशा अर्थाचे ठराव पार झाले यापूर्वी न्हाव्यांच्या आपापल्या वस्तीत दिनबंधूकरांच्या खटपटीने काही सभा झाल्या होत्या त्यावर कॅम्पच्या मैदानावर भरलेल्या वरील सभेस कळस चढविला न्हाव्यांच्या सभेची बातमी इंग्लंडला पोहोचली तेव्हा तेथील काही स्त्रियांनी न्हाव्यांच्या या, या सदयतेचे कार्य हाती घेतल्याबद्दल एक अभिनंदनपर पत्र पाठविले मुंबईच्या न्हाव्यांनी उलट बॉम्बे गॅजेटात एक आभार प्रदर्शनाचे पत्र लिहून त्यात आपला निश्चय तडीस विलायत विलायतच्या स्त्रियांनी मदत करावी अशी त्यास विनंती केली काँग्रेसबरोबर भरलेल्या अठराशे नव्वद सालच्या सामाजिक परिषदेच्या बैठकीत ही न्हाव्यांच्या सभेची माहिती मुंबईतल्या ब्राह्मण सुधारकांनी कळविल्यामुळे तिचा परिषदेच्या अहवालात समावेश करण्यात आला ना। पण हा संपय फार वेळ टिकला नाही महात्माजींच्या उपदेशमंत्र्यांचा त्याकाळी अज्ञ जनतेवर देखील किती विलक्षण परिणाम होत असे याचे नाविकांचा बहिष्कार हे एक उदाहरण होय त्यांचा उपदेश सर्वांना पटे पण अज्ञानी जनता रुढीच्या बेड्या तोडण्यास नजेना त्यामुळे या काळी समाजाचा प्रसार व्हावा तसा झाला नाही पण एवढी गोष्ट खरी की ज्योतिरावांच्या कार्याने यावेळी साऱ्या महाराष्ट्रात जोराची खळबळ उडाली होती जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुळांच्या संपापासून सुधारक ब्राह्मणांचे ज्ञानप्रकाश पत्र देखील ब्राह्मण सावकरांची बाजू धरून सत्यशोधक समाजाविषयी कुरखुरू लागले होते असे न्यायमूर्ती राणाच्या चर्जरावरून कळते पण ज्ञानप्रकाशच्या जुन्या फायली मिळणे बरेच दुरापास असल्यामुळे ज्ञानप्रकाशने काय लिहिले असेल ते कळण्यास मार्ग नाही असं अज्ञ समाजात ज्योतिरावांच्या उपदेशाने किती चैतन्य उत्पन्न होत असे हे वरील वाशनेनीही वाचकांच्या चांगले लक्षात येईल पण सुज्ञ लोकांच्या मनावर त्यांच्या उपदेशाचा कसा कायम ठसा उमटत असे हे कैलासवाशी डॉक्टर लॉड यांनी इसवी सन एकोणीसशे साली नाशिक येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या परिषदेच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणे चांगले कृत्येत डॉक्टर लाडांचे उद्गार पुढील होते सत्यशोधक समाज स्थापन झाल्यापासून व महात्मा ज्योतिबानी ही मते प्रतिपादन करण्याचे सुरू केल्यापासून त्यांच्या उद्देशातील सत्यता उपयुक्तता आणि आवश्यकता यांचा टसा माझ्या मनावर इतका बसला की त्याप्रमाणे वर्तन करणे हे माझे कर्तव्य आहे असे माझ्या मनाने घेतल्याने ते यथाशक्ती बजविण्याचे मी सुरु केले आहे असं ज्योतिरावांनी आपल्या वयाच्या एकसव्या वर्षापासून साठ वर्षापर्यंत बहुतेक सर्व सुधारणा मांडून त्याप्रमाणे समाजकार्य केले होते यापुढे जास्त कार्य आपल्या हातून होण्याची त्यांना आता फारशी आशा राहिली नव्हती ज्योतिरावांना लहानपणापासून व्यायाम घेणे फार आवडत असे म्हणून त्यांचा बांधा मोठा बळकट होता जन्मभर इतकी दगदग सोसू नये ते कधी आजारी म्हणून अंथरुणावर पडले नव्हते पण आता मात्र त्यांना फार दगदग सहन होत नसे ठीक ठिकठिकाणच्या दौऱ्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू बिघडू लागली होती यापुढे आपण चार दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस जगू शकत नाही असे ज्योतिरावांना वाटू लागले होते यशवंत मॅट्रिक झाल्याशिवाय त्याचे लग्न करावायचे नाही असा ज्योतिरावांनी पूर्वी निश्चय केला होता त्याप्रमाणे यशवंतराव मॅट्रिक झाले होते रोग्यांनी औषधी देण्याचे स्वार्थ व परमार्थ साधला जातो म्हणून आपण एक चांगले डॉक्टर बनावे असं यशवंतरावास वाटत होते त्यांच्या इच्छेप्रमाणे ज्योतिरावांनी त्याच डॉक्टरकीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यास पूर्ण परवानगी दिली